अध्याय एकविसावा वेणुक गीत श्रीशुक म्हणतात शरद ऋतूमुळे जेथील पाणी निर्मळ झाले होते आणि जलाशयात उमललेल्या कमळांचा सुगंध असलेला वारा वाहत होता अशा वृंदावनामध्ये श्रीकृष्णांनी गायी आणि गोपाळांसह प्रवेश केला तेथील फुलांनी बहरलेल्या वनराईत धुंद भ्रमर गुणगुणत होते आणि पक्ष्यांचे थवे किलबिलाट करीत होते त्यामुळे तेथील सरोवरे नद्या आणि पर्वत नादमय झाले होते श्रीकृष्णांनी बलराम आणि गोपालांबरोबर तिथे गायी चारीत असताना वेणू वाजवण्यास सुरुवात केली ते वेणूगीत भगवंतांच्या विषयी प्रेमभाव जागृत करणारे होते ते ऐकून काही गोपी सख्यांना श्रीकृष्णांच्या मागे त्यांच्याविषयी सांगू लागल्या हे राजा श्रीकृष्णांच्या लीला आठवून त्यांचे त्यांनी वर्णन करण्यास सुरुवात केली खरी पण उत्कट प्रेमामुळे मन व्याकुळ झाल्यामुळे त्यांचे बोलणेच खुंटले त्या जणू सांगू लागल्या गोपाळांसह श्रीकृष्ण वृंदावनात आले पहा त्यांच्या मस्तकावर मोरपंख आहे आणि कानावर कणेरीचे गुच्छ आहेत त्यांनी सोन्यासारखा पितांबर परिधान केला असून गळ्यामध्ये वैजयंती माळा घातलेली आहे त्यांचे रूप श्रेष्ठ नटासारखे किती सुंदर आहे बरे बासुरीची छिद्रे ते आपल्या अधरामृताने भरत आहेत गोपाळ त्यांच्या कीर्तीचे गायन करीत आहेत हे वृंदावन त्यांच्या चरणांमुळे अधिकच रमणीय झालेले आहे परिक्षिता चराचराचे चरा मन आकर्षून घेणारा वेणुनाद ऐकून सर्व गोपीचे वर्णन करू लागल्या आणि ते करीत असतानाच तन्मय होऊन त्या श्रीकृष्णांना मनाने आलिंगन देऊ लागल्या गोपी म्हणाल्या अग सख्यानो आम्ही डोळे असणाऱ्यांच्या डोळ्यांची एवढीच सार्थकता मानतो दुसरी नाही तीहीचं की जेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम मित्रांसह गुरेहाकीत वनात जातात कि वरत येतात तेव्हा वेणू वाजवणारे किंवा प्रेमळ कटाक्षांनी आमच्याकडे पाहणारे त्यांचे मुखकमल मनसोक्त पहावी। दुसऱ्या काहीजणी म्हणाल्या पितांबरधारी सावळे श्रीकृष्ण आणि निलांबर नेसलेले बलराम जेव्हा आंब्याची पालवी मोहरपंखलांचे गुच्छ आणि रंगबिरंगी कमळांच्या माळा धारण करतात तेव्हा त्यांचा वेश अतिशय देखणात वाटतो गोपाळांच्या मध्ये बसून काही वेळेला जेव्हा ते गवू लागतात तेव्हा रंगमंचावर अभिनय करणाऱ्या दोन चतुर नटांसारखे ते किती शोभून दिसतात म्हणून सांगू अगं गोपीनो या वेणूने असे कोणते पुण्य केले आहे की जो आम्हा गोपींचे हक्काचे दामोदराचे अधरामृत स्वतःच अशा प्रकारे पित आहेत की त्याचा फक्त रस शिल्लकुर्ला आहे या वेणूला आपल्या पाण्याने वाढवणारे जलाशय कमळांच्या मिशाने रोमांचित होऊ लागले आहत आणि आपल्या वंशामध्ये जन्मलेल्या भगवतप्रेमी वेणूला पाहून वृक्षसुद्धा श्रेष्ठ पुरुषांप्रमाणे भगवतभक्त आपला वंशज आहा विचार मनात येऊन मधुबिंदूंच्या मिशाने आनंदाश्रू ढाळीत आह गड़ दैवकी नंदनाच्या चरणकमलांनी सुशोभित झालिहंदावन पृथ्वीची कीर्ती चहकडे पसरवित आह जेव्हा श्रीकृष्ण मुरली वाजवतात तेव्हा मोर धुंद होऊन नाचू लागतात आणि पर्वत शिखरावरील पशुपक्षी स्तब्धपणे हे पाहत राहतात तसेच जेव्हा सुंदर भेष धारण केलेले श्रीकृष्ण बासरी वाजवतात तेव्हा मंदबुद्धीच्या हरिणीसुद्धा ते ऐकत काळविटांसमवेत त्यांच्याजवळ येऊन प्रेमपूर्ण नेत्रकमळांनी त्यांची जणू पूजा करतात स्वर्गातील देवी जेव्हा युवतीना आनंदीत करणारे सौंदर्य आणि शील यांचा खजिना असलेल्या श्रीकृष्णांना पाहतात आणि त्यांची बासरीवर गायलेली मधूर संगीत ऐकतात तेव्हा मदन बाधने विव्हल होऊन त्या विमानातच आपली शुद्ध अर्पून बसतात त्यामुळे वेणीतील फुले गळून जमिनीवर पडत आहेत याची त्यांना जाणीवही नसते की शालू कमरेवरून निसटतायत याचे भानही नसते श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेले वेणूगीत रूप अमृत गाई कान टवकारून पितात आपल्या डोळ्यातून श्यामसुंदरांना हृदयात घेऊन त्यांना आलिंगन देतात त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून आनंदाशुरू वाहू लागतात तसेच त्यांची वासरे गाईंच्या सडातून कृष्णप्रेमाने आपोआप स्रवणारे दूध तोंडात घेऊन तशीच उभी राहतात त्यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात अग या वनातील पक्षी हे बहुधा मुनीच आहेत ते सुंदर पालवी फुटलेल्या झाडांच्या डहाळ्यांवर श्रीकृष्ण दिसतील अशा जागी किलबिल न करता गुपचूप बसतात आणि पापण्या न हलवता डोळ्यांनी त्यांचे रूप माधुर्य पाहात राहतात आणि त्यांनी वाजवलेली मोहग बासरी ऐकतात या नद्यांनीही श्रीकृष्णांच्या बासरीचा आवाज ऐकला आणि त्यांच्या मनात प्रेमभाव जागृत झाला तेच हे भोरे त्यामुळे त्यांच्या वाहण्याचा वेगही मंदावला त्या तरंगरूपी हातांनी त्यांचे चरण पकडून त्यावर कमळे अर्पण करून त्यांना आलिंगत देत आहेत श्रीकृष्ण बाल बलराम सह भर उन्हात गाई चालित आहेत आणि त्याचबरोबर बासरीही वाजवित आहेत असं पाहून कृष्ण घनांचा हृदयात प्रेम उचंबळून येते ते आपल्या स्मरणाच्या घनश्यामावर आपल्या शरीराचे छत्र धरून त्यांच्यावर तुषार रूप पुष्पवर्षाव करतात जेव्हा या भिल्लीणी कृष्णाला पाहतात तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये प्रेमाची व्याधी निर्माण होते त्यावेळी त्या गोपींच्या वक्षस्थळावरील जे केशर श्यामसुंदरांच्या चरणांना लागलेले असते ते श्रीकृष्ण जेव्हा गौतावरून चालतात तेव्हा त्याला चिकटते या भाग्यशाली भिल्लीणी ते त्या गौतांच्या काड्यांवरून काढून आपले स्तन आणि तोंडाला लावतात आणि अशा प्रकारे आपल्या हृदयातील प्रेमदाह शांत करतात अगं गोपीनो हा गोवर्धन भगवंतांच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे धन्य आहे याचे भाग्य श्री कृष्ण बलरामांच्या चरणकमलांचा स्पर्श झाल्याने हा किती आनंदीत होतो पहा हा गोपाल आणि गाई सह या दोघांचाही मोठा सत्कार करतो तो त्यांना पाणी देतो गायींसाठी गवत देतो विश्रांतीसाठी गुहा आणि खाण्यासाठी कंदमुळे देतो अग गाईची धार काढते वेळी पायाला बांधायची दोरी जेव्हा हे डोक्याला गुंढाळून आणि खांद्यावर फासा टाकून गोपाळांबरोबर गायीना एका वनातून दुसऱ्या वनात थाकत जातात आणि त्याचवेळी मधूर बासरीही वाजवतात तेव्हा चालणारे देहधारी स्तब्ध होतात, देह होतात आणि अचल वृक्षसुद्धा रोमांचित होतात वृंदावन वनविहारी श्रीकृष्णांच्या अशा एक नव्हे तर अनेक लिलांचे आपापसात आप वर्णन करता करता गोपी होऊन जात अद्याय एकविवा समाप्त तो